शब्द प्रतिष्ठेच येईल म्हणणेच खरोखर विरुद्ध आहे का विरुद्ध आहे आत्मा स्वतः स्वयंप्रकाश स्वसंवेद्य स्वसंवेद्य पदार्थ ज्यावेळी असतो स्वयंप्रकाश ज्यावेळी पदार्थ असतो तेव्हा त्याला प्रकाशित करण्यासारखी शब्दासारख्या शब्दाची व शब्दा कोणत्याही अन्य साधनाची गरज असत नाही आणि मुळी गरज असत नाही कारण तो स्वतः स्वयंप्रकाश आहे हीच त्यातली महत्वाची गोष्ट आहे जो स्वयंप्रकाश असतो तो दुसऱ्याची सहाय्यता मागत नाही आपल्या प्रकाशनासाठी आपल्या प्रतिष्ठे साठी तो गरज मागत नाही जो आपल्या अंगाने समर्थ आहे त्याला दुसऱ्याचं काय करायचं घेऊन कित्येक लोक आपल्या आई नावावर विकले जातात कोणी गुरूंच्या नावावर विकले जातात कुणी रामक्याच्या नावावर विकले जातात कुणी आपल्या पत्नीच्या नावाने जगामध्ये प्रसिद्ध आहे ते कोण ग्राहक नाही पण बाईवर एखादा माणूस असा असतो अंगाने त्याची स्वतःची कीर्ती असते त्याच्या कीर्तीला दुसरा कोणीही कारण असत नाही त्याप्रमाणे आत्मा स्वतः स्वयंप्रकाश असल्या कारणाने त्याच्या प्रकाशनाला दुसऱ्या कोणाचीही गरज नाही शब्दाची गरज नाही शब्दासम असलेल्या कोणाची गरज नाही पण कोणाची गरज नसल्या कारणाने तात्पर्य अर्थ आहे शब्दाच्या प्रतिष्ठेचा एक पक्ष असा आहे की आत्म्याला प्रकाशित करून शब्दाला प्रमाणत्व येईल परंतु तेही घडत नाही हे प्रसंगाने पुढे दृष्टांतपूर्वक सांगतात आपण या लागले लग्न अंग ग्राशी ग्रहण आहे का आपलंशी लग्न घडलं असं कोणत्या देशात घडलं किंवा असं कोणत्या देशात लागत काय लग्न आपलं आपल्याशी कोणत्या तरी देशात लग्न लागते काय उत्तर आहे नाही किंवा सूर्यग्रहण लागले चंद्रग्रहण लागले हे ठीक आहे ते राहू केतू ते ग्रह हो वगैरे असं कधी घडलं का कि सूर्याला सूर्यग्रासतो सूर्याला सूर्याचं ग्रहण म्हणजे सूर्याला सूर्यग्रासायला सूर्या सूर्या प्रवृत्त झालेलं आहे असलं ग्रहण कधी लागलय का असलं कधी ग्रहण आहे का कुठे जगात तर कोणत्या तरी देशात आपल्या आपल्याशी सांगणं श्रात पुढ वर्णन करता येण्यासारखा मोठे आहे हे विकृत जग कस जात त्याच दर्शन याच्यामध्ये बारीक पहिला असताना आता जगामध्ये अशी प्रवृत्ती चाललेली आहे सांगतो तुम्हाला जाताना काही ठिकाणी असे लग्नाचे वगैरे दृष्टांत आलेले आहेत कांता उदाहरण आंता सी ही नारद मुनी आप वर्णन के पे एक हे मुद्दाम यावर ध्यान मुद्दा लोक पुस्तक लिखित कित्या व्रतजगोपिक आदर्श लोक वापर करतात एक गोष्ट आपल्याला सुचवायची एखादा तसा कोणी महापुरुष कांदा शक्तीने भगवत भक्ती करीत असला ती देवाला जर सर्व पूर्ती झाली असली तर माझ्यासारखा पामर सांगून त्याचा काय उपयोग होणार ते देव मान्य करू शकतो त्याला आपण काही करू शकत नाही देव माझ्या म्हणण्यासारखा ऐकणार आहे का कि तू जो माणूस तुझी कांता शक्तीने भक्ती करतो त्याचा अंगीकार करू नकोस तो मुळे तुझ्या गोंधणी शक्ती संपन्न आहे मी कुणाचा अंगीकार करावा आणि कुणाचं करून हे तुझ्या सांगण्यावर नाही तुझं सांगणं माझ्या दप्तरी जमा आहे चालता हो म्हणे ही गोष्ट मला माहिती आहे मी त्याचा निषेध करीत नाही पण एक गोष्ट आपल्याला अशी सुचवायची आहे की कांता शक्ती ही भक्ती सर्वाधिकार सेव्य होऊ शकतो हनुमंत हनुमंताचा हनुमंताचे व रामाचे जेवढे कोणी अनुयायी असतील त्या कोणालाही ही गोष्ट रुचणार नाही व चालणार नाही त्यांच्या भक्तीची काय तुम्ही वाट लावली एवढी एकच भक्ती आहे काय अशा आसक्त अकरा सांगितले त्यातली एक तुम्ही घेतली तुम्ही भर देऊ लागला तही चुकीची गोष्ट आहे कशासाठी चुकीची त्याच कारण सांगतो तुम्हाला अपवाद ही गोष्ट पहिल्यांदा ध्यानात ठेवायची मग माझं बोलणं कारण त्याला कांतू होऊ नये काळी असं महाराज गुरु भक्तीमध्ये लिहिलेलं पण या लिहिलं याच्या मला माहीत नाही असं आपण समजू नका मला मान्य नाही असंही समजू नका पण हे सर्वाधिकार सेव्य भक्तीने असं मात्र आपण अवश्य समजा का त्याच कारण सांगतो आता काय चाललेलं आहे पूर्वी स्त्री संबंध हा घरात होता या प्याला श्रृंगार भक्ति च रूप त्याला मठा मंदिर पूर्ण विकृत रूप स जगह माडल कि सरल ज्यादा मनी मानसी विषयाशक्ति श्रृंगार हा अत्य उच्छृंखला स्वरूप आंदत होता बाहेर पडण्यासाठी कुठली तरी वाट हवीच होती किंवा ना कोणत्या रूपाने प्रकाशात नाही त्राधारा पण बाहेर पडल्याशिवाय राहत नाही घाण ती फुटून अंग फुटून बाहेर निघते घेण्या ठेवत तुम्ही म्हणाल आम्ही पुष्कळ तिला दाबण्याचा प्रयत्न करू दाबून ती नष्ट होत नाही पूर्ण रजो गुण तमो गुण पूर्ण जड़न जरच क्या रसायन है विपरीत विपरीत रसायन है फुटन के बाहर निकती आसक्ति चित्त श्रृंगार श्रृंगारूप भक्ति हे फुटन बाहर निगम अनावर याला गोंड स्वरूप देण्याची त्यांच्या मनात वृत्ती निर्माण झाली मठ मंदिरे निर्माण केली पंथ निर्माण केला व एकदा श्रंगार मारुती करून टाकला संपली अनेक महाराज सांगतात कि असं कधी घडलंय गाव जगामध्ये कि आपलं आपल्याशी लग्न लागलंय असं कधीही घडलं नाही सूर्य सूर्याला ग्रहण म्हणून लागलाय असं कधी घडत नाही हा सूर्य आपले बिंब आपण सूर्यग्रहण होणे शक्य आहे काय हे मी तुम्हाला प्रासंगिक मुद्दाम थोडस सा बाजूच सांगून ठेवलंय लग्न या शब्दावरून गगन आपण महाराजांनी दृष्टांत दिले त्याच्यावर लोक भयंकर घसरतात कुठे घसरतात हिशेबच नाही म्हणून मी तुम्हाला एका आरी एका सांगा ना एका कुठे जोडपाय का उगेच आपलं श्रृंगारातलं एक उदाहरण घ्यायचं कुठे नेऊन लावायचं असं कुठे चालतंय का गण आपण या आणि घे असं का की आकाशच आपल्या स्वतःला भेटण्याकरता निघाले मोठ्या समारंभाने आणि आकाशच आकाशाला जेव्हा भेटायला गेलं ज्या आकाशाला आकाश भेटायला गेलं आणि जे गेलं ज्या आकाशाला भेटायला गेलं त्या आकाशाने भेटायला आलेल्या आकाशाचा एवढा मोठा मान सन्मान केला विमानतळावर उभं राहून हार तुरे गजरे सगळं आणून केला सत्कार शक्य आहे काय म्हणतात महाराज कधी आकाश आकाशालाच मिळण्यासाठी निघालय असं कधी घडतं काय उत्तर आहे घडत नाही किंवा सिंधू आपण पाणी समुद्र समुद्राला मिळाला म्हणे समुद्राला मिळण्याकरता अति मोठ्या समारंभाने निघाला व ज्या समुद्राला मिळायला निघाला तो समुद्र त्याचा ही पण गोष्ट कधी घडत नाही तळहात काय म्हण तळहात तळहातावर चढल्याय असं कधी घडेल का हो असं कधीही घडलं नाही घडणार नाही घडणं शक्य नाही किंवा तळहातच आपला तळहातच आपल्याच तळहाताच्या मुठीत घ्यायचा एकाने प्रयत्न केला त्याचा दुसरा अर्थ असा होऊ शकतो एक तला हाथा ने तला हाथाला तला हाथा मुठी घ प्रयत्न के कभी घ आकाश सर्वत्र व्याप्त असल्यामुळे ते आपल्याकडे जाण्याकरता निघेल किंवा सिंधू आपल्या पोटात कधीतरी स्ना करता शिरेल काय आंघोळ्या सर्व तीर्थाची घडते म्हणून समुद्र समुद्राच्या पोटात निघाला असं कधी घडणार नाही सर्वांनी सिंधूच्या पोटात शिरावे हे ठीक आहे पण सिंधू आपल्या पोटात शिरत नाही हे कधीच शक्य नाही अथवा तहात वाटेल त्याच्यावर चढेल म्हणजे कोणाच्या मस्तकावर चालू ठेवता येईल जय डोका हा ठेवता येईल बर बर का आणि लोक मोठे हुशार कोणाच्याही डोक्यावर ह ठेवता चालले कोणी ठेवते कोणाच्याही डोक्यावर आठवते चाललंय तर म्हणतात ठीक आहे पण तळहात तळहाताच्या तोच तळहात त्याच तळहाताच्या डोक्यावर तळहात ठेवी काय म्हणजे त्याच्यावर चढेल काय असा त्याचा अर्थ किंवा एक तळा तोच स्वतः स्वतःच्या मोठी तळहाताला धरून राहील का परंतु आपल्यावरच म्हणजे तळहातावरच तळहात चढेल कळा तोच पुन्हा स्वतः शूर्य सूर्याशी जुवळे फरण आपण या फळे परिमळू परिमळे घेता आणखीन प्रश्न विचारतात सूर्य सूर्याला उगवला सूर्य सूर्याला उगवला हे म्हणणं चुकीचं आहे सूर्य सूर्याला कधी उगवतो काय तो उगवत नहीं फल फला जगत घर अस ही जगह कभी घड़ नहीं घर का परिमलच, सुगंध परिमलच परिमला सेवन कर सुगंध सुगंधा का सुगंध घर प्रवृत्त मोज हो त्याचं उत्तर आहे असं कधी घडतच सुगंद, नाही मोजण्याचं नंतरच काय सुगंध सुगंध आता सुगंध घ्यायला प्रवृत्त झालेला आहे असं कधीही घडत नाही त्याप्रमाणे शब्दाकडून आत्मप्रकाशित झाला उदय करीत परंतु आपल्यालाच करणार नाही जगाला सूर्य उगवला म्हणणं ठीक आहे सूर्य म्हणायला लागला सूर्य तो झोपला होता आपण झोपेचे काही सूर्यवंशी लोक असे झोपतात सहा सात आठ वाजलेले असतात ते दुसऱ्याला सांगतात काय तू जरा बघू नये सूर्य कुठे उगवलाय मग मी उठतो त्याचं ठरलंय की इतका सूर्य उरला म्हणजे उठायचं मग तो, तो दुसऱ्याला सांगतो सूर्य उगवला बघू नये सूर्य एके दिवशी म्हणाला काय की का सूर्य उगवलंय का बघू नये म्हणजे मी उठतो असं कधी शक्य आहे काय ते जगाला उगवलंय म्हणणं ते काय जगानं पण सूर्याला सूर्य उगवला हे कधी संभवत नाही त्याचप्रमाणे आपला उगो आपणच घेते काय तसा गंधा अपना चेता चरा पाणी करूल एकजवे संपूर्ण चराचरत्मक विश्वाला एका एकदम एक कल्पना नकस्मत एडवांस पानी बाजा उपयोग आल तरीका साउ शो अनंत मुखाने धारा एकदा सुरू झाल्या पावसाच्या म्हणजे काय सगळ्या जगाला तो पाणी पाजू शकतो अनंत हस्ते कमला वराने त्याच्या मनात आलं की आपण हे द्यायचं म्हणून काय तो देऊ शकतो एका क्षणामध्ये एक ही गोष्ट खरी आहे पण पाण्यालाच पाणी पाळता येईल काय हे ठरणार त्याच उत्तर थोडक्यात जगातील सर्व चराचरास एकाच क्षणी पाणी पाळण्याचे मनात आणले तर ते होणे शक्य म्हणजे तुमच्या आमच्या मनात येऊन चालणार ना आपल्याला आपल्याला पाणी मिळत तुम्हाला गंमत सांगू पाण्याची अशी काही मोज आहे ईश्वराने निर्माण केली लोक म्हणतात काँग्रेसचं राज्य कोणी म्हणतो ते इंग्रजांचं राज्य होतो कोणी म्हणतो अमक्याच राज्य होतो म्हणतो आता माझं राज्य मी करणार आहे तुमचं कोणाचं राज्य झालं नाही होणार नाही होणं शक्य नाही खरं राज्य आहे पाऊस पडला तर सगळं ठीक पाणी ही अशी मोठी गंमत आहे की मनुष्याला जर दहान लागले महाराजांनी फार ठिकाणी उदाहरणे तृषा आला गली या जीवनात तुझी गोडी लागो मज किंवा लागो या जीवा कि हे देवा तुझी मला गुडी कशी लागावी जशी ताण लागल्यानंतर मनुष्याला पाण्याची ओढ निर्माण होती त्याच्याकरता अनेक दृष्टांत महाराजांनी दिले तो मासा पाण्यात राहतो त्याला सांगितलं की तुला आम्ही सध्या 32-35 रुपये भावाने तूप मिळते हा असं उत्तम लोडगड तूप आहे त्याचा औत तयार करतो त्यात तुला ठेवतो तो म्हणे तो तुमचा तुमचा तुम्हाला लकलाभ असो माझं त्याच्यात मरण <laughs> माझ त्याच्यामध्ये मरण आहे तुकाराम महाराजांनी सुद्धा जीवना वेगळी मासुळी तैसा तळमळे असं म्हटलं तुका तळमळे स्वच्छ म्हटलेला आहे जीवना वेग काय मासुळी तैसा तुका तळमळे असं म्हटलेलं आहे म्हणजे त्यांना त्याचा वियोग म्हणजे मरण आहे अनेक दृष्टी त्यांनी आपल्याला त्याच महत्व सांगता येईल मत्स्या मरण त्या वियोगी मत्स्या मरण वोड़ त्या पाण्याचा वियोग झाल्याबरोबर त्या मत्स्याला मरण प्राप्त होतं अशी गंमत आहे तुम्ही करून बघा एखादा माणूस किंवा तुम्हाला इतकी ताण लागली आहे इतकी ताण लागली जे विचारत असे जे महाराजांना अपेक्षित आहे तेवढी ताण लागली तुझ्या लागल्या जीवनात ओढ लागलेली आहे आणि त्यावेळी तुम्ही एखाद्याकडे गेला आणि सांगितलं की आम्हाला ताण लागले अतिशय थोडस पाणी मिळेल का तो म्हणला आहे बघा असं आहे मी तुम्हाला चार पांच हजार रुपये नहीं तो, <स> थार <हिए> थार मला दे तो।, तो तुझे तुला लखला परिणाम है लक्षा माला पीड़ है असाधारण कारण है जान तहाणीची निवृत्ती पाण्यानेच व्हावी अशी योजना हो केली आहे त्यामुळे असाधारण कारण त्याला असल्यामुळे तहान निवृत्ती दुसरा कोणीही पर्याय चालत नाही इतकी तहान पण हे ठीक आहे तुमच्या आमच्या बाबतीत ठीक आहे इतकी तहान लागली त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला की त्याच्याशिवाय निवृत्त होत नाही पण पाण्याला पाणी पाळणं कधी शक्य आहे काय हे कधीही शक्य नाही त्याच्या उलट आहे तान के के तान थी थी की पाण्याबो ताण लागणं शक्य का त्याचा विचार का मग पाणी पाजण्याचा विचार करू अरे पाण्याला कधी तान लागणं शक्य नाही त्याला पुन्हा कधी त्याची निवृत्ती करण्याची गरज नाही हा जगाच ठीक आहे मी तुम्हाला सांगितच की जगाच म्हणजे तुमचं आमचं ठीक आहे आणि आपल्याला एका क्षणात पाणी पाजायचा एखाद्याने प्रयत्न केला तर शक्य आहे सामर्थ्य एखाद्याने मिळवलं तर पण हे पाण्याच पाण्याला कसं शक्य आहे पाण्याला ताण लागणं शक्य नाही ते त्याला पुन्हा पाणी पाजून निवृत्त दान करण्याची द्यावून शक्यता साठी तिशा दिवसा माझी एखादा होय आयसा जेसाठोश्वरने एकंदर संपूर्ण वर्षाचा हिशोब काढला तीनशे साठ दिवस पण सरासरी महाराजांची काढलेली आहे काय तीनशे साठ दिवसात एक तरी तुम्ही शोधून अगदी बार जिथपर्यंत तुमच्याजवळ पंचांग उपलब्ध असतील तिथपर्यंत जे सगळे पंचांग हो त्या वेळेपासून ते सगळे ज्योतिषी आणायचे तेवढ्या दिवसात एक तरी दिवस असा उगवलाय काय किंवा स्वतःस पाहतो आहे तो आपल्याला बघायला प्रवृत्त झालाय असं कधीतरी एखादा तरी दिवस उगवलाय काय त्याच उत्तर असा एकही दिवस पूर्वी उगवला नाही आता उगवत नाही यापुढे उगवणार नाही कृतांत जरी की स्वयंप्रकाश स्वता स्वरूप मुख्य स्वरूप कभी ही शक्य नहीं ज्ञान ज्ञाला कभी विषय हो तत्पर्य हा मूल सिद्धांत है तो सिद्धांत अपने लक्षाया उदाहरण है प्रकाशा सभी प्रका जगेश आत्म प्रकाशित हो कभी ही घर नहीं तो स्वतः स्वयं प्रकाश आला तो स्वतंत्र कभी शक्य नहीं तिथे ही शब्द राव निघा तर्क राव आमी म्हणाले ते आत्मला प्रकाशित करून त्याचा कला दाखवतो महाराज म्हणतात तो, तो स्वतः स्वयंप्रकाश असल्या कारणाने तुमच्या सारख्याती त्याला सहायता अपेक्षित नाही 360 दिवसात असा एखादा तरी दिवस आहे काय की ज्या दिवशी <स्वारी> सूर्य आपल्या डोळ्यांनी आपल्याला पाहिल कृतান্ত जरी कोपे तरी ते लोक के हे जाळू महाराज म्हणतात कृतান্ত म्हणजे अग्नी सतत अर्थ केलेला आहे तो अग्नी पण तो प्रलय काळात लागला आता तो नहीं प्रलय काला अग्नि अग्नि लगला तरी का अपने कल्पने चौदह भोव जाने ठीक है अग्नि अग्नि का आगने, जायना, तो, तो शक्ति दुसर करना समर्थ है समर्थ हो आगीर आगे कृतांत म्हणजे प्रले प्रलेखा अगदी जरी खोकला तरी करील काय तर त्रैलोक्य जळून टाकेल करून करून तर त्रैलोक्य जळून टाकेल पुढे पण आम्हाला असं विचारायचं आहे की तो त्याला स्वतःला जाळणं शक्य आहे का पण त्याला स्वतःलाच आग लावता येईल काय नाही लावता येणार आपण आपण या आग लावणं शब्द जरा गमती होत हो मातोश्री ते मोठ्या बारकाव्याच्या होते पाणी त्यांचा असा नियम असेल की चूर त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधी वाया जाऊ दे चूल म्हणजे पेटली नाही <laughs> लक्षात ठेवा म्हणजे चुलीत पेटलेली लाकडी <laughs> अगदी त्याच्यात टे वारका म्हणजे चूल पेटत नाही चुलीतली लाकडं पेटलेली असतात तेव्हा चुलीत पेटलेली लाकडं आणि त्यामुळे निर्माण होणारी ज्वाळा ताईने आपल्या आयुष्यात कधीही वाया घालवली नाही काही तर ते पाणी गरम करायला ठेवतील पण वाया जाऊन येणार नाही तेव्हा त्यांचा असा आम्हाला निरोप असे कि पाणी करता एक पद्धती आहे की उगीच आपलं रॉकेल होता उगीच काढून करा असं असं करायचं नाही त्याला पेटवून साठवून ठेवलेलं असायचं म्हणजे शेंगाची पलकट किंवा हा लाकडाचा भुसा किंवा लाकूड तोडत असताना काम करीत असताना खालेल्या त्याच्या अशा वरचे खवले त्या कपल्या <coughs> त्या सगळ्या कपल्या आणून त्याच्याकडून ते पेटवायचे अगदी फुंकर मारून मारून मारून कंटाळून गेला पाहिजे आणि प्रामाणिकपणाने म्हणजे मोठा अवघड हो आता काही मंडळी काही बाजूला गेले की ओतारे असतात गुरुजी लोकांसवी तर काय दिसते म्हणले मारून गारा म्हणायचे ते असं आपल्याला त्यातलं पार्थ नाही असं चालायचं तेव्हा त्यांच्या तालमीत मी तयार झालो आणि पहाटे मला स्नान करून पुण्याला प्रवचनाला जायचं असायचं रोज सकाळी आता रोज सकाळी पहाटे जायचं त्यावेळी पाणी असत मला त्याने जेव्हा सांगितलं की आता तू अस मी तुला एक युक्ती शिकवते की पेटवण घालण्याची एक पद्धती आहे या पद्धतीने एकदा पेटवण घातलं की बरोबर संपूर्ण पाणी एका याचा आपण आपल्या शरीराच्या बहिरदेशेला जाऊन येईपर्यंत पाणी तापलेलं असत त्याप्रमाणे आम्ही ते पेटवायला शिकलो आणि एकदा पेटवून घातलं की खरोखरीच ते पाणी एका माणसाच्या स्नाना इतकं पाणी पूर्ण तापायचं जेव्हा हे करण्यामध्ये मी तयार झालो तेव्हा माझ्या मातोश्री विनोदानी म्हणत असत का आमचा मुलगा शाण आहे म्हणजे आग लावतो व्यवस्थित आमचा मुलगा व्यवस्थित आग लावते एकदा आग लावली पाणी पूर्ण तापलेलं असते काय बोललंय होय एकदम मत विनो त्यातला आपला भाग आपल्याला त्यातनं एवढं सांगायचंय हे आग लावणं जे भांडण आहे ना गुण गुण गुण कहीं कहीं ते अनेक आग असते हो दुःखाने आग पाकडलेली असते काही माणसं भांडाची आग लावून देतात काय काय विचार तेव्हा आग लावी आग लावी काही अडनावचे लोक लक्ष ठेव आपल्याला त्यातनं एवढं शिकवायचं की हा आग लावणारा अग्नी अग्नी स्वतः प्रलयकालातला अग्नि द्यात येईल तो भडकला फार मोठ्या रूपात आला काय करू म्हणले किती दुसऱ्याला जाईल त्रिभुवन चौदा हो भुवनला जाईल स्वतःचा स्वतःला जाण्याला तू प्रवृत्त होईल काय होणार नाही दर्पणे समोर होवा या ठागी काही ज्ञान करून महाराज आपल्याला असं विचारतात का कि अशा वाचून अगदी धात्रा सगळ्या जगाचा निर्माण करता निर्माता ब्रह्मदेव ज्याला चार डोके एक नवे अचतु हर ब्रह्म हरि अबालोचना शंभो भगवान बाधरायणराचारदेवतुर्मुख चार मुख नहीं आहे खरे चार है खरे ब्रह्मदेव ब्रह्मदेवाला चार डोके चार डोक ने युक्त ब्रह्मदेव इतका जरिए चार डोक संपन्न तरी केले स्वतर नारा तो अपने समझ उत मन हो अपने रूप सा जगान वर्णन किस मनाला हरण करण्या जोगा असलं तरी तेवढ सुंदर स्वरूप पाहण्यासाठी आरसा असल्याशिवाय आपण कधीही पाहू शकत नाही ब्रह्मदेव जरी असला आणि ब्रम्हदेवाची चार डोक्या अति सुंदर असले त्याच्या मनात आले की आपण एवढे सुंदर आहोत तेव्हा आपण आपल्या समोर एकदा उभं आपण आपल्याला पाहूया आरशा त्याला हे कधी शक्य त्याप्रमाणे महाराज सांगतात कि आत्मा स्वतः मनुभोगी स्वरूप असल्या त्याचा आता पुन्हा वेगळा अनुभव येणार नाही अनुभव रूप आत्मा अनुभवाचा विषय होणार नाही हा त्या म्हणण्यात प्रत्यक्ष रूप असलेलं मुख हे ज्याप्रमाणे आरशा वाचून विषय होऊ शकत नाही त्याप्रमाणे प्रत्यक्ष रूप या साक्षात पुरोक्षात ब्रह्म ते प्रत्यक्ष रूप असल्यामुळे ते आत्मरूप प्रत्यक्षाचा विषय होणार नाही हा त्या म्हणण्यात जसं मुख प्रत्यक्षरूप आहे आरसा घेतल्यानंतर ते प्रत्यक्षाचा विषय होत अनुभूव स्वरूप स्वरूप प्रत्यक्षा, प्रत्यक्षा विषय हो बाकी विषय श्री ज्ञानदेव कुंडली चेतवू नहीं चुकी हा दृष्टांत ज्ञानेश्वर महाराज ने एक दोन वेळा दिलेला आहे त्यातलं तात्पर्यच आहे दृष्टी हे स्वभिन पदार्थांना पाहण्यामध्ये प्रवृत्त होते व स्वभिन सर्व पदार्थांचं प्रकाशन करते सर्व पदार्थ स्वभिन पदार्थांच्या पदार्थांचा आचू बदनान करून देण्याच्या ती सर्वतोपरी समर्थ आहे अशी समर्थ असलेली दृष्टी ती दृष्टी स्वतः प्रविष्ट होईल काय दृष्टी ही दृष्टीमध्ये प्रविष्ट झाली आहे हे कधी घडेल का तर असं कधीही घडणार नाही रुची रूप आहे तर रुची स्वतः स्वतःची चव कधीच घेणार नाही ती स्वतःची चव घेण्यामध्ये कधीच प्रवृत्त होणार नाही प्रवृत्त होण कधी शक्य किंवा कि चे किंवा एखादा माणूस जागा झालेला आहे झोपलेल्या माणसाला आपण जागा करतो तो जागा होतो त्याविषयी हा जागा झाला मी त्याला जाग केलं असा व्यवहार संभवणी गोष्ट खरी पण एखादा माणूस जागाच आहे त्या जागा असलेल्या माणसाला जागालाच जागृत माणसालाच पुन्हा जागा केला जाईल काय त्याचं उत्तर ह्या गोष्टीमुळे घडणार नाही दृष्टी दृष्टी मध्ये प्रविष्ट होणं कधी शक्य नाही शक्य नाही किंवा दृष्टीविषयी करील काय म्हणजे पाहिजे काय रुची आपलीच रुची लिहिल काय किंवा जाग्या जागे करता येईल काय हे मुलीच होणार नाही चंदन चंदना लागली रंगू रंग पण मोठी चंदन अतिशय सर्व साधू संतांनी अनेक तऱ्हेने केलेला आहे चंदनाच्या गुणाचं वैभव वर्णिलेला आहे साधू संतांना वर्णन करताना चंदनाची उपमा दिलेली आहे कि तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी पैसे तुम्ही जगी संतजन म्हणून आपण असं समजायचं कारण नाही की चंदनाची उपमा दिली की पूर्ण झाला का आता उपमा पूर्ती झाली म्हणून एवढ्याच बरी आणि समजून देण्याला उपयोगी पडणे चंदनाच्या ठिकाणी उदाहरणार्थ चंदनाच्या गुणांचं काही वैभव आहे चंदन स्वतः ज्यावेळी उगाळला जातो तो स्वतः झिजतो स्वतः झिजून दुसऱ्याला सुगंध देणं चंदनाचा एक गुण है सुगंध देता है चंदन देवापुढ़ स्वतः जलतो उ दुसर मात्र सुगंध देो त्याप्रमाणे साधू संत स्वतः आपल्या शरीराच आणि अतिशय कष्ट करून आणि झिजून काही घड्या पहाडाची काढ करून लोकांना सुख देण्याच काम करतात किंवा चंदनाचा चं, सर्वांगी सुन चंदना परितो उगला न राही सुभोवती तरुवरु चंदन जी करीतो जागंधी तर खराच पण आपल्या अवतीभवती असलेली बोरी बावणीची जे झाडं त्या वृक्ष त्यांच्या ठिकाणी खरोखरी तसा सुगंध नाही पण याच्या संगतीने त्यांच्या ठिकाणी सुगंध तो येत म्हणजे दुसऱ्याला सुगंधी करणं हा ही करी त्या चिंतनाचा स्वभाव मग तो दुसऱ्यालाही आपल्यासारखा करीत जातो त्याप्रमाणे संतही आपणा सारीखी करीती तात्काळ नाही काळ वेळ त्या अशा काही गुणसाम्याच चिंतन करून चंदना की साधु सन्ता दी जाते चंदन अतिशय शीतल है उन्हा मध्य दिवाला चंदना की उठी करपाड़े अपन लो इतका उत्तम चंदन गुणी चंदन सुगंधी चंदन शीतलदायी चंदन चंदना ने स्वत चंदना स्वतला कधी उटी लावणं शक्य आहे का तो आपल्याला कदी शीतल करणं सुगंधी करणं कदी शक्य आहे का असं कधी घडणार चंदन चंदनाची तुटी चंदना चंदना चंदना हे कधी शक्य चंदन चंदनाला शीतल करण्यासाठी चंदनाच्या भावी लावला हे बोलणं ठीक आहे पण वस्तुस्थितीने हे घडत नाही किंवा रंग आपल्यालाच रंगवायला प्रवृत्त निघाला रंग दुसऱ्याला रंगवतो हे ठीक आहे स्वभिन पदार्थास रंग रंगवतो रंग लावील हे बोलणं संभवणे शक्य आहे तसं घडणही शक्य आहे की रंग दुसऱ्याला रंगवतो रंग लावील पण रंग आपल्याला लावायला जर निघाला आपल्याला रंगवण्यासाठी जर प्रवृत्त झाला तर हे कस शक्य आहे म्हणजे चंदन चंदनाला चंदनाची उटी लावी रंग आपल्याला स्वतःला रंगविल किंवा मोती मोठ्यालाच लिवील हे असे कसे घडेल उत्तर है प्रश्न महाराज का सौंदरिया का जो भाग है तो जर लक्षला तो मोती स्वतः अंगाने शोभत दुसर लोभा जितकी खरी है त्याबरोबर मोती मोत्याला लिहली ले जातील का मोत्याच्या अलंकार मोत्याला घातले जातील का मोत्याची शोभा आणण्यासाठी म्हणून <coughs> त्याला जर कोणी म्हणेल कि मी मोती लिवितो त्याला तर हे जस कधी घडण शक्य नाही आपली मुठी आपल्यास लागली रंग आपल्याच रंगवी किंवा मोती आपल्या अंगावर प्रभाव झाली मोत्याची प्रभाव मोत्याचं पाणी मोती मोत्याला घाल असं कधी शक्य आहे असं त्याला शोभा आणायची असं कधी घडणार सोने म्हणा सोने कशी दीपणा दीप प्रकाशी रसपणा बुडी देवायला प्रवृत्त का, का आश्चर्य बघा ते वर्कल म्हणून जे असते कसवटी म्हणून जे असते ती सोन्याहून भिन्न असते ती कसवटी सोन्याचा कस लावते सोनं किती योग्यतेच आहे किती नम्री आहे केला उपयोग कस पी व्यवहार सोन का उत्तर नहीं ठीक है दुसरा दृष्टान महाराज देता दिवा हा प्रकाशना अतिशय समर्थ है ज्यावेळी अंधार पडतो रात्र होते सूर्य नसतो चंद्र नसतो त्यावेळी आपल्याला हा दिवाच आपला मित्र आपल्याला त्या अंधारामध्ये अंधाराची निवृत्ती करून पदार्थ प्रकाशन करण्यामध्ये उपयोगी पडतो हे ठीक आहे दिवा इतर पदार्थांचं प्रकाशन करण्यास आपल्याला उपयोगी पडतो पण दिवा दिव्याचं प्रकाशन करायला कधी प्रवृत्त होईल का तर दिवा दिव्याचं प्रकाशन करायला कधीही तयार होणार नाही प्रवृत्त होणार नाही हे शक्य नाही किंवा रसच रसपणात सोन्याचा कस लावी त्याचं प्रकाशन झालेलं नसतं तो स्वयंप्रकाश त्याच प्रकाशन आता म्हणायचंय प्रकाशन करायला जसा दिवा दुसऱ्या पदार्थांचं प्रकाशन करतो हा इतर पदार्थ दाखवतो त्याप्रमाणे दिवा आपल्याला दाखवतो असं कधी घडलं का दिवा दिव्याला दिव्या दाखवतोय असं कधी का त्याच एकच उत्तर आहे बाबतीत महाराजांना सांगायची रुची रुचिरूप आहे चंदन सुगंध रूप आहे मोती पाण्यान युक्त आहे म्हणून चंदनाला चंदनाची उटी लावता येत नाही रंगरंगाला नाही मोती मोत्याला किंवा सोनं सोन्याचा कस पाहायला कारण ते सुवर्ण स्वरूप आहे कसरूप आहे म्हणून त्याचा तो कळू शकत नाही दिवा दिवा दुसऱ्या दिव्या प्रकाशित करीत कदाचित दुसरा दिवा म्हणजे त्याचं शरीर कदाचित दाखवण्यात तो समर्थ ठरेल पण दिवा दिव्याला स्वतःचा स्वतःला प्रकाशित करणं शक्य नाही त्याचं एकच कारण तो स्वयंप्रकाश त्याच्यामध्ये स्वतः तसा निर्माण होत नाही म्हणून स्वतः प्रकाशमय म्हणून त्याच तो स्वतः प्रकाशन कधी करणं शक्य नाही आणि शब्द त्याचं प्रकाशन करणं त्याच्याहून शक्य नाही तो स्वयंप्रकाशच आहे तर स्वहून भिन्न असणाऱ्या लोकांकडून प्रकाशित होण्याची तो अपेक्षा करीलच कशाला करणार नाही आपल्या मासिकामध्ये आपण अशी एक सदर झाडले असे घडणार आता त्याच्या पुढे जर आपल्या असली सदर सळी सुरू करी दे असे घडले पाहिजे त्याच्यामुळे सदर चालवायच असे आणखीन अशी दोन सदर पुढे चालवता येतील असे हे घडले पाहिजे हे असे घडावयास हवे किंवा हे दुसरं सदर म्हणजे असे कसे घडेल असे कसे घड असे घडणार नाही त्याचं उत्तर दे समर्थ, देव देव समर्थ महादेव म्हणतात कारण तो समर्थ सबसे बडा भावा असा असल्या कारणाने त्या शंकराला महादेव ही संज्ञा दिली आहे त्या महादेवाने त्याची कारण कदाचित स्वतःसाठी निरळी असतील त्या कारणांचा विचार करण्याकरता ही उभी नाही दृष्टांत त्याला एक महत्वाचा द्यायचा आहे म्हणून मुलीने तो दृष्टांत आहे त्याची कारण म्हणजे तो विष प्यालेला आहे त्याला शीतल पदार्थ हवे आहे म्हणून तो आपल्या मस्तकी गंगा धारण करतो मस्तकावर चंद्र धारण करतो गळ्यामध्ये वासुकी हार धारण करतो या सगळ्याचा उद्देश एकच कि त्याला शीतलता हवी आहे त्याला पाण्याशिवाय थंडाईशिवाय दुसरं काही आवडत नाही त्याची आणखीन एकही कारण आहे पण हा मुख्य भाग त्याच्याबद्दल आपल्याला फारसा विचार करायचा आहे की शंकराने विष प्राशन करण्याचं काय करत सगळ्यांनी प्रार्थना केली सगळ्यांना वाचवण्यासाठी विष बाहेर पडलं तर पृथ्वीचा त्रिभुवनाचा विनाश करीत दुसरा कोणी घेईल तर त्यांचा विनाश होईल तेव्हा सर्वांना वाचवण्यासाठी आपण स्वतः धैर्य करून शंकराने तेन केलं हे दुसऱ्या दृष्टीने त्याच्या घरामध्ये असलेला जो कल कुटुंब कलात विषोने घरामध्ये सगळी एकंदर जी भांडणं होती ती भांडणं बघून त्याला असं वाटलं की आता विषप्राशन करण्याशिवाय काहीही मार्ग नाही तुम्ही भार शंकराने केलेला हा आत्महत्येचा प्रयत्न होय असं जर आपण त्याच हे दिलं तेही चालेल आमचं काय म्हणणं नाही ह्या कारणाचा आता आपल्याला विचार करायचा नाही ती कारण कशीही असोत काहीही असो वस्तुस्थितीने ज्ञानेश्वर महाराजांना तो विषय सांगायचा नाही त्याचं जे रूप आपल्याला आता समोर दिसत आहे ते असं दिसत की या समर्थाने हा आपल्या मस्तकी चंद्र धारण केला आणि आपल्या मस्तकाला आपल्या शीर्षाला त्या चंद्राने एक प्रकारचे शोभाण चंद्र धारण करून मस्तकी धारण करून स्वतः अलंकृत झाला शोभायमान झाला गोष्ट ठीक आहे की चंद्र शंकराने मस्तकी धारण केल्यामुळे किंवा चंद्र शंकराच्या मस्तकावर चढून बसून मोठा शोभायमान झाला इतकं नव्हे त्या शोभेमुळेच शशी शेखर त्या चंद्रशेखर असं त्या शंकराला म्हणतात असा चंद्रशेखर शशी हा स्वतः शोभायमान झाला चंद्रही त्याच्या मस्तकी बसून मोठा डवलाने मिरवतोय हे सगळं बोलायला ठीक आहे इथपर्यंत आम्ही मान्य करतो त्याच हे रूप होऊन पण असं कधी घडेल काय कि चंद्र स्वतःच्या मस्तकावर आरो स्वशिर्ष घोषण करायला घोषित करायला प्रवृत्त झालेला आहे चंद्र चंद्र चंद्राच्या मस्तकी चढून आपल्या स्वतःच्या मस्तकाची घोषा वाढवित आहे शोभा वाढवित आहे असं कधी घडेल का असं कधीही घडणार नाही चंद्र शंकराच्या डोक्यावर चढून बसला शंकराने त्याला मस्तकी धारण केलं शंकर शशी शेखर चंद्रशेखर बनला ही आता आपल्या स्वतःच्या शोभेसाठी स्वतः अलंकृत होण्यासाठी आपलं मस्त तुमच्या पेक्षाही जास्त शोभायमान वाळवून स्वतः स्वतःचा मुकुट आपल्या मस्तकी चढला आहे वा तिथे जाऊन तो बसला आहे असं तरी घडेल का असे हे कसेल असेही घडणार नाही आपल्या डोक्यावर चंद्र बसवला डोक्यावर बसता येईल का त्याला तू तो आपल्या डोक्यावर बस हे कधी नाही या गोष्टीच्या प्रमाणे कधीही घडणे शक्य नाही या म्हणण्याचा अर्थ काय या म्हणण्याचा अर्थ सगळी अशक्याची उदाहरण आहे उदाहरण त्याचप्रमाणे आत्मा शब्दद्वारा वा स्वतः प्रकाशित त्रका होणं कधीही शक्य नाही पैसा हो। आता हो तो द्यान? हा त्या सगळ्या बोलण्यात आत्मराजवात ज्ञानाशी वेदांत शास्त्रातला सिद्धांत माऊली इथे तो सिद्धांत म्हणजे ज्ञान स्वयंप्रकाश असल्यामुळं कोणतंही ज्ञान ज्ञानाला विषय होत नाही हा सिद्धांत ज्ञानाचा विषय सर्व पदार्थ होता पण ज्ञान कोणाचाही विषय होत नाही कारण तर ते स्वयंप्रकाश हा मूळ सिद्धांत आहे हा सिद्धांत आपल्याला सांगण्यासाठी ज्ञाने म्हणते आत्मराजव हा आत्मराजा हा तर ज्ञान मात्र भरीव ज्ञान मात्र भरीव ज्ञान मात्र म्हणण्यामध्ये महाराजांना घन घनता म्हणतात ठोस भरीवपणा म्हणतात छिद्ररहित स्थिती ज्याला म्हणतात त्याला भरीव असं म्हणतात किंवा भरीव शब्दाचे हे अर्थ आहे छिद्ररहित ठोसपण ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अवकाश नाही कोकणी नाही अशा ठोस भरीवपणाला एक जिनसी जिनसीपणाला अखंडार्थतेला एक रसतेला भरीव हा शब्द वापरला जातो म्हणजे आत्मा भरीव आहे म्हणजे ठोस भरीव आहे चित्र दरित आहे तो घनस्वरूप आहे अखंड रूप आहे इतक नव्हे एक रस ज्याला म्हणतात ते रूप आहे असं त्याचं वर्णन करता येत दुसऱ्या शब्दात जर वर्णन करायचं ठरलं तर आपल्या असं त्या भरीवपणाचं वर्णन करता येईल स्वगत भेद रहित आपण आणि नाहीत असल्या कारणाने भरीवपणाने सर्वांचा निषेध केला असं म्हटलं तरी बिघडणार स्वगत भेद नाही सजाते भेद नाही विजाते भेद नाही त्रिविध भेद रहित असा आत्मा आहे म्हणजे भरिवा एक दिवसी स्वरूपामध्ये अखंड अर्थामध्ये अखंड रूपामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नसतो हे या भरीव पदाने सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये इतका तो ठोस भरीव आहे एक जिनसेपणा एवढा आहे की आपल्या शरीरामध्ये जा प्रमाणे अवयव आहे त्याप्रमाणे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अवयविक रूप असल्या कारणाने चिद्रूप असल्या कारणाने अशा प्रकारचं जे भरीवपण ते या आत्मराजाच्या ठिकाणी असल्यामुळे भरीव ज्ञान मात्र की कोण हा आत्मराजा हा आत्मराजा केवळ भरीव ठोस भरीवाशा ज्ञान सुखाचा असल्या कारणाने का ज्ञाने ज्ञानाचे खेळ कैसे तिच्याकडे त्या सिद्धांताच त्या रूपाने वर्णन केले ज्ञानाने ज्ञानाला खेळ म्हणजे आलिंगन कसं हो द्यावं हे देता येत नाही का त्याच एकच कारण पण आलिंगनाला दोन लागत आलिंगन कोणी दिलं आणि कोणाला दिलं असा तसा दोन चेतन असतील तर अन्य तर कर्मचे संयोग म्हणे उभय तर उभय कर्म जे आणि एक त्यातला चेतन आणि एक गड असा असेल अन्यतर मात्र अन्नतर कर्म असंही आलिंगनावरूप आहे आणि आता एक चेतन एका गडाला भेटलं हे समजायचं की हा अन्नतर कर्म जे संयोग आहे असंही आलिंगना स्वरूप असल्या कारणाने आलिंगनाला दुसरं कोणीतरी असावं लागतं संबंधाला दुसरं कोणीतरी असावं लागतं ज्ञान हे एकूण एक असल्या अगदी निव्वळ एकूल ते त्याला आगा पेशा सुद्धा कोणी नाही असं असल्या कारणाने त्याला दुसरं कोणी नसल्या कारणाने ज्ञान ज्ञानाला आलिंगन देईल कसं बरं समजा ठरलं ज्ञान इतर पदार्थाला आलिंगण देत हे आम्ही पण ज्ञानच ज्ञानाला आलिंगन देईल असं कसं घडेल आणि असं जर घडायचं असेल तर त्याच्याकरता दुसरं पुन्हा ज्ञान आणावं लागेल आणि दुसरं ज्ञान आणल्यानंतर ते आलिंगन देईल पण ज्ञान आणणार कुठून जगात ज्ञान फक्त एक आहे आणि ते म्हणजे चैतन्य आत्मा परब्रह्म ते एक फक्त ज्ञान स्वरूप आहे दुसरं जगामध्ये ज्ञान नावाचा ज्ञान नावाची वस्तू नाही दुसरं ज्ञान नाही तेव्हा दुसरं ज्ञान आम्ही आणणार कुठून म्हणजे ज्ञान ज्ञानाला ज्ञान ज्ञान आलिंगन देऊ शकत नाही समजा देत्या सगळे धरलं तर काय घडेल जे ज्ञान आलिंगन द्यायला प्रवृत्त होईल म्हणजे ज्याला आलिंगन द्यायला प्रवृत्त होईल अर्थात जे ज्ञान ज्या ज्ञानाचं प्रकाशन करेल ते ज्ञान जड ठरेल मग प्रकाशक तरी ते ज्ञानच आहे ना ते कशाने सिद्ध झालं त्याला दुसरं प्रकाशक मानावं दुसऱ्याला तिसरा मानावा तिसऱ्याला चौथा मानावा म्हणजे काय झालं अनवस्था दोष आला आणि अनवस्था दोष एकदा आला म्हणजे बाकीच्या उरलेल्या सर्व दोषांची माळका गळ्यात पडल्या होते जरी तुम्ही बारीक विचार केला नाही तर ज्यावेळी तुम्ही बारीक विचार कराल त्यावेळी तुम्हाला असं लक्षात येईल की आपल्या गयामध्ये ही सगळ्या दोषांची माळका पडलेली आहे असं या म्हणण्याला तात्पर्य असा आहे की आत्मा स्वतःरूप आहे ते ज्ञान नित्य रूपाचं ज्ञान आहे उपस्थ स्वरूपाचं ज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये बदल सदा एकूप राहत सर्वत्र सदा समन सर्वत्र आहे म्हणून व्यापक आहे त्याला देश परिचित म्हणजे त्याचा अत्यंत अभाव सदा आहे म्हणजे त्याची उत्पत्ती नाही त्याचा विनाश संभवत नाही त्याला प्रक्रमचा भाव भावत ते ज्ञान समस्वरूपाचा सर्व पदार्थांच्या मध्ये अंतर्यानी समव्याप्त स्वरूपाचा असल्या त्याच्यामध्ये वस्तू ज्याला शास्त्रामध्ये अन्यन्य अभाव म्हणतात तो अन्यन्यभाव त्याचा संभवत नाही ज्याचा प्रागभाव संभवत नाही ज्याचा प्रदुसाभाव संभवत नाही ज्याचा अत्यंत भाव संभवत नाही व ज्याचा अन्यन्यभाव संभवत नाही इतकंच नव्हे तर ज्या आत्मस्वरूपाला या चतुर्वि अभावांच्या प्रतियोगीचा आत्म्याला जाणण्यासाठी आता दुसऱ्या ज्ञानाची मुली गरज नाही दुसरी गोष्ट आहे की ज्ञान ज्ञानाला घेत असं जर म्हंटल जीव मुळचा अनादिकाला म्हणणं त्याचा थोडा आपण जर विचार करू लागल ना सिद्धांताच श्रवण करून तर आपल्या असं दिसून येईल की जीव जर मुचा ब्रह्मरूप आहे तर जीव ब्रम्हूप असल्या कारणाने जीवाने ब्रह्माला जाणले असं म्हणणं काय आणि ब्रह्माने ब्रह्माला जाण्याने म्हटलं का एकच अर्थ झाला शोकचा ब्रम्हूप असेल तर हा सिद्धांत जर खरा असेल तर ब्रह्माने त्याचा अर्थ होईल असं म्हणणं हे कितपत योग्य होईल त्याचा तुम्ही विचार करा जाणणारं जे ब्रम्ह ते वेगळं आणि ज्याला जाणलं ते ब्रह्म निराळे दोन ब्रह्म होतील जगामध्ये असं तस शक्य अद्वितीय सिद्धांता <laughs> एक वाद म्हणायचं हे तिथे एका ज्ञानाने दुसऱ्या ज्ञानाला आलिंगन कसं द्यायचं कस जाण्याचं तर ब्रह्माने ब्रम्हला जाणले हे म्हणणं बरोबर होणार ह्याच गोष्टीचा दुसऱ्या रीतीने आपण विचार करायचा ठरवला तर आपल्याला असं दिसून येईल की ज्ञान ज्यावेळी होत असत अर्थात दादानी विद्यासागरात mm. त्याबाबत बराच खुलासा दिलेला आहे आपण आता प्रभाव वृत्तप्रभा करतही हा खुलासा अनेक दृष्टांतपूर्वक वाचलेला आहे तो आपण सगळा लक्ष आणा आठवा जर तुम्हाला आठवला नाही तर पुन्हा वाचा जे जो जोपर्यंत तुम्हाला आठव तोपर्यंत वाचा थोडका उल्लेख जाता जाता की जेणेकरून त्याच थोडंच स्मरण होईल आपल्याला लागू पुरता त्याचा उतारा उपयोगी पडेल तेवढं तुम्हाला त्याच्यामध्ये ज्ञाता ज्ञान ज्ञेय अशी ही त्रिकुटी आहे आणि ही क्रिया ज्यावेळी घडत असते त्यावेळी <coughs> त्रिपुटीची अतिशय आवश्यकता आणि त्रिपुटी ज्यावेळी असते त्यावेळी ज्ञात्याला पदार्थाचं ज्ञान होत हे ज्ञान होते ज्ञाता म्हणून कुणी एक वेगळा लागतो ज्ञे म्हणून कुणी दुसरा वेगळा लागतो आणि मग हे अंतपूर्ण वृत्तरूप ज्ञान त्या ज्ञाचं त्या ज्ञात्याला ज्ञान होऊ नये मी जाणीव करून असे आहे एकंदर बाह्य पदार्थ ज्ञानाचे रीती त्यात सुद्धा असाय की ज्यावेळी ज्ञात्याला ज्ञाच ज्ञान होत त्यावेळी ज्ञात्याला अज्ञात असलं पाहिजे हे त्याला माहीत नसलं पाहिजे तरच वृत्ती जाते अज्ञात असलं पाहिजे त्याला अज्ञात सत्ता दिली असली पाहिजे त्याच्यावर अज्ञानाचं आवरण असलं पाहिजे तरच वृत्ती जाऊन त्या विषयाकार होऊन त्या पदार्थाच्या भेवती असलेलं जे अज्ञानाचं आवरण ते अज्ञानाचं आवरण निवृत्त करण्याचं काम ती वृत्ती करत आणि मग त्यात जो आभास तो आभास त्या पदार्थाचं ज्ञान करून येतो अशी आहे ही री आणि ही री बाह्य पदार्थाच्या बाबतीत ठीकही आहे म्हणून आपण अनेक वेळा ते समजून घेतले असल्या कारणाने आपल्याला ते सगळं मान्य पण आपल्याला असं विचारायचं हे स्वरूपाच्या बाबतीत हे कसं घडेल <laughs> का जीवाला जर आपण ज्ञाता ठरवलं तर ज्ञाता म्हणजे ते ब्रह्मात ठरवलं तर तो मूळ स्वरूपाने ब्रम्ह आहे आता कोणाला जाणलाय त्यामुळे ब्रह्माला जाण त्याचं पुस्तक म्हणजे ज्ञाता आहे ब्रह्मच तुम्ही ठरवणार ते तरी ब्रह्म म्हणजे पुन्हा आरंभी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ब्रह्म ज्ञात्याने ब्रह्मरूपी नेहायला दंड असा वाकव्यवहार करायला या महिन्यामध्ये असा अर्थ होऊ लागला की जीवाला ज्ञात म्हटलं तर त्याहून भिन्न असलेल्या ज्ञेयतेची कल्पना करणं म्हणजे जीवाला ब्रह्माहून किंवा ब्रह्माला जीवाहून भिन्न केल्या गेलं एकमेक एकमेकापासून भिन्न आहे असं म्हणावं लागेल कोण जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जीव जर ब्रह्मरूपच आहे त्या तर त्या ठिकाणी ही काहीही जुळत नाही यातलं काही जुळणार जर तुमच्या मताप्रमाणे जीव ब्रम्हरूप असेल तर प्रभुराचीच अडचणी दुसरी गोष्ट अशी आहे की ज्ञाता आणि ज्ञे ही आम्ही त्या सापेक्षा असत सापेक्षा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान असेल तर ब्रह्मज्ञे म्हटलं जाईल अज्ञान असेल तर जीवाला ज्ञाता म्हटलं जाईल अज्ञानाच नसेल तर ब्रह्म ज्ञेही होऊ शकत नाही आणि ब्रह्म ज्ञाताही होऊ शकत अज्ञान कल्पित ज्ञात विज्ञेभाव असल्या कारणाने अज्ञान सापेक्ष ब्रह्माला नियत्व आहे अज्ञान सापेक्ष ब्रह्माला ज्ञातृत्व आहे आणि ज्ञाता आणि ज्ञे हे परस्पर कुणाचा अपेक्ष आहे आणि त्या कल्पित असूनही ते एकमेकांचा सापेक्ष कशासाठी कोणाला विचार तुम्ही स्वतः विचार करा की जर जगामध्ये कोणी ज्ञाताच नसेल त्या जगामध्ये जर कोणी ज्ञाताच नसेल तर आपल्या अर्थ विचारायचंय वस्तू कोणी ठरेल का निय वस्तूची सिद्धी कोणी करेल का किंवा ज्ञेहाला ज्ञेयत्व राहील का ज्ञेहाला ज्ञेयत्व राहणार आणि ज्ञाला ज्ञेहत्व त्याच्यामुळे आहे की मागे ज्ञाता म्हण म्हणजे जर ज्ञाता नसेल तर ज्ञेहा त्या ठिकाणी ज्ञेहत्व सिद्ध होणार आता उलट करा जगात नसेल तर ज्ञात्याला ज्ञातृत्व सिद्ध होणार समोर जर ज्ञान असेल तर ज्ञाता कोणाचा असा प्रश्न विचारला ज्ञाता तो जर समोर ज्ञान नसेल तर समोर ज्ञान नसेल तर कोणाचा ज्ञाचा या शब्दाचा अर्थ तुझ्या ठिकाणी ज्ञातृत्व ठरणार ज्ञाता नसेल ज्ञायाची सिद्धी कोणी केली हे नेहमी सांगितलं तुम्हाला म्हणजे ज्ञाचा ज्ञावर नातृत्वा ज्ञेत्व अवलंबून आणि ज्ञेत्वावर ज्ञातृत्व अवलंबन ज्ञाता असला तर ज्ञे आणि धर्म परस्पर सापेक्ष असल्यामुळं एकमेकावर एकमेक अवलंबून असल्यामुळे दोघे असतील तर दोघांची सिद्ध सिद्धी होते म्हणजे याचे सिद्ध त्याच्यावर अवलंबून आणि त्याचे ध्येयच्यावर अवलंबून म्हणजे ज्ञाता असेल तरच ज्ञेहाची सिद्धी होते आणि ज्ञे असेल तरच या ज्ञातृत्व धर्माची वा ज्ञातृत्व धर्म विशिष्ट ज्ञात्याची महाराज सांगतात ज्ञातृत्व धर्म विशिष्ट कसलं आणि ज्ञेयत्व धर्म युक्त आता जर ज्ञेय नसेल तर ज्ञाता कोणाचा म्हणजे ज्ञाता आणि ज्ञेय यांची सिद्धी होणार नाही कारण ते परस्पर सापेक्षा खरं एकमेकावर एकमेक अवलंबून आहेत म्हणून आणि तुमचं तर असं म्हणणं आहे काय की मूळ जीव हा ब्रह्मरूप आहे त्या दोन्ही गोष्टी सिद्ध होऊ शकत नाहीत म्हणून ज्ञानाने ज्ञानाला जाणलं की गोष्ट सिद्ध होत कारण ज्ञानामध्ये लागणारी ही त्रिपुटी ब्रम्ह स्वरूपामध्ये सिद्ध होत नाही म्हणून बरं म्हणजे आता जाणत म्हणून जीवात ज्ञानाने ब्रह्माचे ज्ञान होते एक जीव एक ब्रह्म म्हणा आणि एक ज्ञान माना की ज्या ज्ञानाने त्या जीवाला ब्रह्माचं ज्ञान करून दिलं कोणी ज्ञाने हो ही। द्न्यान असा ते ज्ञान स्वतः जोड आहे का स्वयंप्रकाश आहे ते स्वतः जर जोड असेल तर दुसऱ्याचं प्रकाशन ते कसं करेल त्याच्या प्रकाशनाला कोणीतरी दुसरा लागतो तर ते दुसऱ्याचं कसं प्रकाशन करील गोरा म्हणाले ते ज्ञान स्वयंप्रकाश ज्या ब्रह्माचं ते ज्ञान प्रकाशन करणार ते ब्रह्म जड नाही करणार आम्ही तर आम्ही म्हणजे वेदांत शास्त्रात वा श्रुतीने तर ब्रह्माला आणि नित्य स्वयंप्रकाशरूप ब्रह्माचं ज्ञान करून देण्यासाठी त्या ज्ञानाची आवश्यकता राहणार ते या ज्ञानाचा विषय होईल तर ते जड होईल ते जर स्वयंप्रकाश असेल तर या कोणत्याही ज्ञानाला ते विषय होणार नाही असा असं सांगते की ज्ञानाच्या ठिकाणी दोष येतात म्हणून जाणू शकत नाही आणि स्वयंप्रकाश जर दुसऱ्या ज्ञानाला मानायचं असेल तर आम्ही ब्रह्माला स्वयंप्रकाश मानलोय त्यात मानतोय त्यात काय चूक आहे मग आम्ही मानलेला आहे ते बरोबरच आहे म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज एवढ्यासाठी भरीव ज्ञान भरीव ज्ञान असं म्हणेल की आत्म्या त्या ठिकाणी त्याचं उत्तर आहे आत्म्या त्या ठिकाणी विषय विषयी भाव मानता येत नाही कारण आम्ही जो ज्ञानरूप आत्मा मानलाय तो भरीव मानलाय त्याच्यामध्ये अवयव अवयवी भाव नाही तर अंश अंशी भाव नाही जर कोणी असं म्हणेल कि भरिव ज्ञान मात्र तुमच जर ब्रह्म आहे तर त्याच्याकरता ते त्याला जाणता असं म्हणा असं म्हणता येणार नाही कारण ब्रम्ह म्हणून वेगळं ज्ञान मानावं लागेल आणि वेगळी ज्ञानाची कल्पना करणं हे वेदांत शास्त्राच्या दृष्टीने किंवा भरीव ज्ञान मात्र स्वरूपाच्या दृष्टीने हे बरोबर समजा एखाद्याने तशी कल्पना केली तर सच्य घन घन शब्दाचा अर्थ भरीगर विवर्जित असा जो आत्मा आणि एकाशित अप्रकाशित्मक असा त्या आत्म्याला मानावा लागेल आणि असं मानणं म्हणजे स्वगतभेद मानल्यासारखं आहे असं मानणं म्हणजे त्याला अंश अंशी भावाची कल्पना करणं आहे सिद्धांत सिद्धांत है ज्ञान मात्र आये विषय विषयी भाव संभवत या संभव दोषांच विचार करू वहां शब्दामुळे जीवाला ब्रम्ह ज्ञान होतं हे म्हणणं सिद्ध होत नाही कोणत्याही रीतीने विचार करा ब्रम्ह ब्रम्हला जाणतं म्हटलं तरी शक्य नाही ज्ञाचा ज्ञान ज्ञे ही त्रिपुटी मानून शक्य नाही आणि त्याच्या स्वतःच्या ठिकाणी विषय विषयी भाव मानून तुम्ही हा विषय मानाल तरी हे तीन गोष्टी महत्वाने लक्षात ठेवायचं ठेवायच्या एक ब्रम्ह ब्रह्माला जाणतं का हे मुळी शक्य नाही जीव मोचा ब्रह्मरूप असेल तर त्याने ब्रह्माला म्हणणं जुळणार ज्ञाता ज्ञान जे हे त्रिपुटी मानावी तर ज्ञाता ज्ञान जे हे त्रिपुटी परस्पर सापेक्ष असल्या कारणाने एकमेकावर आत्मा तर त्रिपुटी विरक्षित असल्यामुळे बाह्य पदार्थ ज्ञानामध्ये ही गोष्ट जरी संभवत असली तरी अंतरवस्तू अर्थात आत्मवस्तूच्या ठिकाणी गोष्ट संभवत त्याचं कारण त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वतः ते ज्ञानरूप म्हणून इत्यादी त्रिपुटी संभव आता दुसरे एखाद्या गोष्टी महत्वाची लक्षात ठेवायचं त्याने ब्रह्माला हे म्हणणं जुळणारा ज्ञानच नये हे त्रिपुटी मानावी तर ज्ञाता ज्ञानच नये हे त्रिपुटी परस्पर सापेश असल्या कारणाने म्हणून आपल्या कारणाने आत्मा तर त्रिपुटी मिळत असल्यामुळे आता दुसरं एखादं ज्ञान मानावं तर दुसऱ्या ज्ञानाची स्थिती होत नाही सिद्धी झाली तर तुम्हाला असं विचारायचं ते ज्ञान जेवढ का स्वयंप्रकाश जेड असेल ते प्रकाशन करू शकणार नाही स्वयंप्रकाश म्हणत असा काम स्वयंप्रकाश आहे असं आम्ही भैव ज्ञानरूप त्याला मानल्या करण्यासाठी मानायच काय करण्या पहिल्या स्वयंप्रकाशच मानायच तर पहिला त्याच काय सुख आहेकाश पदार्थामध्ये संभव होत नाही म्हणून त्याही दृष्टीने ज्ञान ज्ञानाला तेव देतो ज्ञान ज्ञानाला विषय होत हे म्हणणं जाते एकंदर या सर्व दोषांचा विचार केला असता जीवाला ब्रह्मज्ञान होते हे म्हणणे अंशदाय एकत्व आहे त्या एकत्वाचा जर आपण विचार केला स्वरूपाचा जर विचार त्या वस्तुस्थितीचा जर आपण विचार केला तर आपल्या असं मान्य करावा लागेल कि जीवाला ब्रह्मज्ञान होत असं काही जरी शास्त्रामध्ये याविषयी बराच डांगोरा फुटला असला वस्तुस्थितीने घडत का घडत नाही ब्रह्मज्ञानाची सिद्धी होत नाही असं ध्यान ठेवा तुम्ही थोडक्यात का होतो वस्तुस्थिती अशी आहे की जर जीव सदाच एक रूप आहे तर नित्य एक रूपता जर मांडली तर आपल्याला का त्याच कारण आहे मी ब्रम्ह आणलं असं जर कोणाला वाटू लागलं तर समजाव तोपर्यंत त्याला ब्रम्हज्ञान झालं सत्या अर्थानं ब्रम्हज्ञान व्हावं असं वाटत असेल खऱ्या अर्थानं आपल्याला ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटत असेल तर आपण कायम लक्षात ठेवा मला ब्रह्मज्ञान झालं मी ब्रह्म जाणलं असं म्हणणं म्हणजे याने काही जाणलं नाही असा अर्थ असं होत कारण माऊलीने एका ठिकाणी याविषयी खुलासा केलाय मी झालो ऐसा जो म्हणे तो काही त्याने काही जाणलं नाही असं तुम्ही सत्यार्थानं त्याला ब्रह्मज्ञान झालेलं नसतं हीच गोष्ट त्याच्यामध्ये सिद्ध होते वेदोपनिषदातही या गोष्टीबद्दल बराच वाह केलाय मग ब्रह्मज्ञान होतं का नाही शेवटी त्याच उत्तर आहे ब्रह्मज्ञान होतं असं नाही ब्रह्मज्ञान होत नाही असं नाही असं ब्रह्मज्ञान होत म्हणजे काय होत आत्मराज होतं ज्ञान मात्र चे तुम्हाला विधी म्हणा पाहिजे असलं त्रास भरीव ज्ञान मात्र आत्मराज आहे हे त्याच ब्रह्मज्ञान होत आहे असं म्हणणं चुकीचं आहे त्याच कारण विषय विषय भाव निर्माण होतो ब्रह्मज्ञान होत नाही असं म्हणावं आत्मा ज्ञान रूप आहे होत नाही कस किते ब्रम्हज्ञान झाला असा बागलाय होत म्हणावं विषय विषय भाव निर्माण होतो हे त्याच उत्तर आहे की ब्रम्हज्ञान होतं असं नाही ब्रम्हज्ञान होत नाही असं नाही असं ब्रम्हज्ञान होत म्हणजे तुम्ही असं का मला आम्हाला जर सांगायला लागलं सरळ आम्हाला सांगा ना मला हे साध्या सोप्या तर साध्या सुद्धा शब्दामध्ये आपल्याला सांगायचं ठरलं तर हेच उत्तर आहे की भरीव ज्ञान मात्र असल्या कारणाने घनस्वरूप असल्याकारणाने स्वगतादिभेद विवर्जित असल्याकारणाने आत्मा स्वयंप्रकाश आहे त्याच थोडक्यात उत्तर या विषयी श्रुतीमध्ये अविज्ञातम विधानता विज्ञातम अविधानताम असं केनोपनिषदामध्ये स्वच्छ म्हटलेला आहे याचा अर्थ असा यस्य विदुषा जो तुझं काय मत आहे अमतम असेल मतम त्याला काय घर कळलं तो म्हणतो अमतम तो म्हणतो कर्तृकर्मादिरूपाने ब्रह्म जाणलं जात नाही हा त्याचा अभिप्राय अनधिकतम तो, तो कर्म कर्तृ कर्म रूपाने अनाधिक अमता, ब्रह्म कर्म, जानल, है अमतम अमतम शब्द का अर्थ ब्रह्म कर्म कर्तृ रूपा ज्यादा अमत कस्य मतम तेल बर कपनिषद संगत कि बरबर कमजा का कारण समझ ब्रह्म अमत है द्यान। म्हणतात त्या वृद्धी ज्ञानाला ब्रह्म विषय होत नाही अगोचर आहे अविषय स्वरूपाचं आहे असं समजणं विज्ञात भवती मतमभवती त्याचं काय समजलं ब्रह्म सर्व प्रमाण अविषय स्वरूपाचं आहे वृत्ती ज्ञानाला असं समजण हे आता समजणं म्हणजे न समजणं असं श्रुती म्हणते मतम यश न तुम्हाला ब्रह्म समजलं त्याला काहीच कळलं नाही समजलं या शब्दाचा अर्थ त्याच्या म्हणण्यात अभिप्राय म्हणतो कि मला ब्रह्म समजलं त्या म्हणण्याचा अर्थ काय अगदी नाही व्यवहार करणार या दोघांचा संबंध जोडणार जे ज्ञान त्या ज्ञानाला ब्रह्म विषय झाला असा त्या म्हणण्यात अभिप्राय म्हणजे त्रिकुट्यवगाई ज्ञानाला ब्रह्म विषय होत असं म्हणणं म्हणजे ब्रह्माला जड करून टाकणं ब्रह्माला जड करून टाकणं ते जर स्वयंप्रकाश आहे तर स्वयंप्रकाश ब्रम्ह कोणत्याही ज्ञानाला विषय होत नाही असा असल्या कारणाने म्हणतात त्रिविध वेगाने रहित असलेलं जे ब्रम्ह त्या त्रिविध वेग रहित असलेल्या ब्रह्माला त्रिपुट ज्ञान विषय करत हे म्हणणं म्हणजे आपल्या बुद्धीचं प्रदर्शन म्हणजे अज्ञानी बुद्धीचं प्रदर्शन मला कळलं त्याला खरं कळलं नाही असं म्हणतात ब्रह्म न जाणार तो, तो ब्रह्मर्शित मी ब्रह्मास त्या ज्ञानामध्ये दिसत आहे ब्रह्म सर्व प्रमाण विषय आहे असं म्हणणं याच्यामध्ये भेदर्शित हो नाही यात परमेश्वराचं स्वयंप्रकाशत्व सिद्ध होत विज्ञान अरे वेग विज्ञान आहे तो म्हणतो विज्ञा असल्यामुळे त्याला कोण जाईल असा प्रश्न निर्माण होतो त्याला असं वाटत त्या सोयी प्रकाश ब्रह्माला कोण ते सर्व प्रमाण अविषय स्वरूपात असं त्याला समजून त्याला खरं समज हा काय म्हणतो मला ब्रह्मज्ञान झालं त्या म्हणण्यामुळे त्रिकुटीची सिद्धी होत असल्या कारणाने त्या ज्ञानातलं दर्शित सिद्ध होत असल्या कारणाने म्हणतात हा म्हणणारा पुरुष त्याला काही कळलं नाही अस्नेश्वर महाराजांच्या म्हणण्यात कळलं मोठा ब्रह्मज्ञान आहे माझ्या माझं ज्ञानी कोण आहे असं समजतो त्याचा अर्थच कसा की तो त्रिपुटीला ब्रह्म विषय झाला असं समजतो म्हणून त्याला काही कळलं नाही असं समजा वर सांगितलेल्या या दोन्हींचा विचार केला असताना म्हणजे ब्रह्म सर्व प्रमाण अविषय आहे असं एकाला कळलं आणि एकाला ब्रह्म माला समजलं असं समजलं या दोन्ही पक्षांचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की येत हा विधानता समजायचं की प्रमाता प्रमाण प्रमेह इत्यादी जी त्रिकुटी आहे या त्रिपुटीला धरून मी ब्रम्ह जाणतो असं जर म्हणेन हवे ते ब्रह्म त्याला ब्रह्म कळलं एकादा म्हणायला दुसरा पक्ष म्हणतो हे जे वैविध्य आहे ज्या ज्ञानामध्ये विविध आहे त्या प्रमाण असलेलं जे ज्ञान व्यवहारातलं जे ज्ञान या ज्ञानाला विषय होत नाही सर्व भेद रहित असलेल्या ब्रह्माला त्रिवेद परिच्छेदरहित असलेल्या ब्रह्माला मी जाणतो म्हणूनच ते सर्व प्रमाण अविषय असं मला समजलं ब्रह्म अंगाने त्रिवेज परिच्छेद रही है त्रिवेध भेद रहित है मुझका जीव ब्रम्हरूप है सर्व प्रमाण अभिषय है आज ज्ञानेश्वर महाराज ज्ञाने ज्ञान से खे व कैसे निधि ज्ञान ज्ञाला कस वो भेटना ज्ञाने ज्ञाला आलिंगन दिल्ली को तरीने सिद्ध हो सगड़ा अर्थ आत्मा स्वयंप्रकाश सुवेद्य केवल एक आत्मा स्वयंप्रकाश है सुअसंवेद्य है सर्व प्रमाण अविषय है वेक्ति ने तीस गोष प्रतिपादन किया प्रतिपादना का मुख्य अर्थ एवरा जय जय स्वसंवेद्याद्या सुअसंवेद्या स्वयं प्रकाश में इतरान को प्रमाणा अविषय है विषय हो स्वतःच्या अस्तित्वामध्ये इतरांची प्रकाशनामध्ये इतरांची गरज नाही असा आत्मा असल्या कारणाने ज्ञानाने ज्ञानाला आलिंगन दिलं हे म्हणणं सर्व तोपरी आहे वाचा त्याचप्रमाणे अर्थात ज्ञान वाटे जीव आहे आता कशी घ्यायची तर घेट देणे म्हणजे शब्द ज्ञानाने आत्मज्ञान प्रकाशित कसे व्हावी कोणालाच नाही आता यावर अशी शंका गेली की बरे शब्द ज्ञानाने आत्मप्रकाशित होत असेल तर न होते आत्मज्ञान बोललो असलो तरी धर्म दादानी त्यात सांगून केलं की मग आता असं द्रम्म करा ब्रम्ह ब्रम्ह आत्माच आत्माला जाणत असं म्हणा विषय विषयी भाव आहे असा स्वीकार कराना असा त्या म्हणण्यात यावर कोणालाही गुळ म्हणण्यास विशेष हरकत वाटणार नाही गुळ होत ज्ञान पाहिजे तर त्याचं त्याला जाण्याला काहीच हरकत नाही दिवा स्वतः स्वतःला प्रकाशित करतो हे जर म्हणता येत नाही शाण्याला हे कसं म्हणता येईल स्वतः स्वयंप्रकाश आहे परंतु कर्मकर्तृ विरोधी हा या महिन्यामध्ये मुख्य गोष्ट आहे कर्मकर्तृ विरोध निर्माण होतो विषय विषयी भाव आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीच संभवत ना या दोन्ही गोष्टी ज्ञात असल्यामुळे अजिबात घडणार नाही आणि पुन्हा त्र्यावा शब्दाच्या खूप अशी मिळवणी करतात पण पुन्हा त्याचा समन्वय पुढे महाराज सांगणारच आहे या गोष्टीने आपल्याला त्याचा खुलासा पुन्हा करणार आहेतच आपण होणार नाही चु डोळे हे पाहण्यामध्ये अतिशय हुशार रूपाचा सुजाणा डोळा असं म्हणावं त्या पद्धतीने हे डोळे सर्वांना पाहतात पण डोळ्या आपल्या टोला तो एक अन्य पोस्ट का स्वतना बाबती ज्यादा एकता है जो पा व एकता एक असतो त्याच पाहते पण नष्ट होत नाही पण तो त्याचा त्याला स्वतःला कळू शकत नाही अगदी त्याचप्रमाणे आयासाने त्याचं कारण स्वयंप्रकाश म्हणाचा त्याला तो पाहतो हे म्हणणं सिद्धांताच्या विरुद्ध आहे कर्मकर्तृ विरोध त्याच्यामध्ये निर्माण होतो ही गोष्ट त्याच्या लक्षात आली नाही असा अर्थ होतो म्हणून जर डोळा स्वतःला आत्मा त्याहून एकूणता एक आहे म्हणजे स्वगता आहे तर मग आत्मा आत्म्याला स्वतःचा स्वतःला पाहत नाही ही गोष्ट वेगळी सिद्ध करण्याची गरज नाही ही गोष्ट आपोआप सिद्ध होते असं जर कोणी म्हणेल तर त्याचा अर्थ कसा की त्याला कर्मकर्तृविरोधाचं ज्ञान नाही अखंड कर स्वगत भेद विवर्जित गोष्ट प्रकरण मध्य सिनंद घन आत्मा स्वगतावर्जित है म्हणूनच आत्म्याच्या ठिकाणी भेद मानता येत नाही कोणताही भेद मानता येत नाही म्हणूनच विषय होतो हा त्यातला मूळ भाग आहे जर भेदाची तर तो त्याचा त्याला जाणतो असं म्हणता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्वगत भेद नसल्यामुळे त्याचा तो जाणतोय म्हणता येत नाही आणि दुसरं कारण आमचं ठरलं जायचं की आत्मा स्वयंप्रकाश आहे विषय विषय त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही आपला स्वतःला पाहणे ज्याप्रमाणे कठीण आहे कठीण म्हणजे खरं म्हणजे अशक्य त्याचं त्याप्रमाणे हा आत्मराज ज्ञानमात्र बुद्धीवानी म्हणून याला आपल्या स्वतःला पाहता येणे शक्य नाही स्वतःला स्वतःला पाहता येणं कधी नाही ना दोन कारण एक तर स्वयंप्रकाश आहे आणि दुसरं भेदभेद आहे आपला आपल्याला पाहता येणं हे भेदाशिवाय कधीच शक्य नाही किंवा मी मला पाहतो या म्हणण्याचा अर्थाच असा आहे की पाहणारा निराळा आणि ज्याला पाहतो तो निराळा आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे व स्वगता असल्यामुळे दोन्ही दृष्टीने तो विषय होऊ शकत आरसा आपुली अंगी आपण पाहिजे तरी जाणणे जाणव नाही आपण हे शक्य आहे म्हणतात कधी शक्य आहे जर आरसा आपलं स्वतःच सौंदर्य स्वतःच्या मध्ये शकेल आत्मा ही अपना स्वत सौ सौंदर्य स्वत सौंदर्य स्वतः आरसा कभी ही पहण जस शक्य नहीं तो, तो प्रमाण आत्मा अवरूप स्व कक्य नहीं तो सच्चिदान रूप है नहीं पण सच्चिदानंद ऐश्वर पाहण्यासाठी त्याचा अनुभव घेण्यासाठी अनुभवते स्वरूप असला कधीच शक्य नाही समर्थ होणं शक्य नाही त्याच कारण तो स्वतः अनुभवती स्वरूप आहे जड पदार्थांच्या ठिकाणी स्वतः स्वतः शक्य नाही चिंत असल्यामुळे त्याच्यात काय होत नाही ही काय आम्ही व्यवहार काय हरकत हीच आहे की स्वतःचा स्वतः तर तू विरोध सांगितले बरोबर नाही जडाच्या ठिकाणी निर्माण काय डोळ्याला डोळा पाहू नये किंवा आता सांगितल्या असणारे स्वतः पाहत येत नाही असा हा स्वतः जीड आहे तू स्वतः स्वतः दिवा दिव्याला पाहू शकतो का नाही चेतना आता तुमचा डोळा चेतन तुम्ही आता त्याच्या माझ्या अधिष्ठान चेतना तुमचा डोळ्यांना जे पदार्थ आहे तो डोळा असणार तस नका स्वतःच्या स्वतः शकत नाही ते कसं आहे तसंच आहे तो तर की आत्मा स्वयंप्रता असे होत नाही पण चेतन जे आहे ते स्वतः स्वतः जाणू शकत शक्त म्हणजे वाव झाला कारण माझे तुम्हाला जे पाहण्याचे काय करून पाहतो आणि सांगितले की बाह्य पदार्थ ज्ञानामध्ये ज्ञाना ज्ञान ज्ञे हे त्रिपोटी संभवणी आहे स्वयंप्रकाश पदार्थाच्या ठिकाणी ही गोष्ट कधीही संभवनी नाही स्वयंप्रकाश म्हणायचं त्याचा त्याला तू सांगता असं म्हणणं आणि हे गोष्ट त्याचा जड मानण्यासारखंच आहे चेतन पुरुष जसा गवू लावला तर ऐकू शकतो स्वतः गवू शकतो त्याला लागत लागत नाही त्याप्रमाणे लागतो असं नाही आहे याला कोणीही पाहणारा नसला पाहत नाही असं म्हटलं आणि तसं असल्या तो पाहत नाही तरी सुद्धा त्याच्या अस्तित्वाचा कोणी निषेध करू शकत नाही मग शून्य वाऱ्याकरता स्वतंत्र प्रकरण खंडनासाठी की शून्याची सिद्धी होत नाही या म्हणण्याने म्हणून तो स्वयंप्रकाश आहे विषयी विषयी भावने दोन कारण एक तर कर्मकर्तृ विरोध होतो दुसरं म्हणजे त्याच्या स्वतःमध्ये भेद मानावं लागतो ज्याला जाणला तो भाग निराळा जाणलं तो भाग निराळा अंश अंशी भाव अवयव अवयव भाव स्वगत भेद इति मानावा लागतो इथे आम्हाला सांगायचा तो स्वगत भेद नाही किंवा मी ब्रह्मास जाणले या म्हणण्याचा आम्ही निषेध का केला की मी ब्रह्माला जाणल असं म्हणणारा माणूस भेद दर्शे आणि ब्रह्म हे सर्व प्रमाणाला अविषयाच असं जाण बरोबर हे खरं त्याचं जाणं धर्म का म्हणून विचारलं तुला ब्रह्म कळतं काय Okay पण हे होईल कस नाही बाहेर जाऊन त्याच्या बाहेर असलेल्या सर्व पदार्थांचा प्रकार येण जसा प्रकार संभवेल त्या प्रकाराने त्याचा विनाश करतो हे गोष्ट म्हणणं संभवणीये कोण शस्त्र हे धारणा स्वरूपाचा असून ब्रह्मकट छेद करण्यास समर्थ असून स्वतःचा स्वतःचा विनाश करायला तयार होईल काही तरी स्व चा स्वविनाश करण्यामध्ये ते कधीच प्रवृत्त होऊ शकणार अथवा जिगंताच्या पैंगरच्या पदार्थासाठी सुरी घाऊन जाऊन जाईल वारू शकेल तो आपल्या स्वतः धौ घेईल काय स्वतः स्वतःला विनाश करण्याची आणखी दृष्टांत हे जे आपलं जीव्हाग्रह त्या शब्दाला अर्थावर जीवग्रह शब्दाचा अर्थ त्या देवानेंद्रिय संपूर्ण शरीरभर पसरलेलं असलं हा आणि ठिकाणी पण त्या दिवस झालं नाही आमच्या मातोश्री काय म्हणत असे आधी तुला करायचं असं त्या मातोश्री म्हणत असे कि आग्रहावरच ते गोड खुले लगे आई खारत ने खारतखाई की योग्यता हैतहाग्र की अपन जर तीठाला स्पर्श के प्रयत्न करू बनु भवान पटनेजोगा पटले तुम्हारा मैं संगत एका तिखट पदार्थामध्ये वापरलेली पळीला स्पर्श करत एखाद्याची इंद्रिय अशी तिखट असतात आणि घरामध्ये जर असा आहे लक्षात ठेवा म्हणजे कुणाची आहे तर मी माझ्या घरातला असं तुम्हाला सांगतो त्यातला अर्थ आपण समजा की घरातला पाहिजेत असं सगळ्या घरातल्या माणसांचं कारण डोळे तीक्ष्ण असल्या कारणाने कुठे गे व्हायला की आम्हाला येऊन बोलतो गरजे काय बोलतो त्यामुळे याचे डोळे कमी नजरेचे व्हावेत वा नष्ट व्हावे याच्या जीवेची कारण नाट आहे म्हणून काय म्हणता त्याचा नाच बोठट होतो नमस्कार की याला ऐकायला येऊ नये म्हणून घरधनी मालक त्याच्या नोकराला त्याच्या जवळपास असणाऱ्या लोकांना आवडत नाही कारण तो त्याच्या आस्वादन घेण्यात अति कुशल अति सामर्थ्य त्या जीविकाणी असल्या कारणाने ती कुशला जीव अति तज्ञ जीव हा ही एका अनेक रसाना सांगितलं की हे सगळं ठीक आहे स्वतःचा समर्थ होणार नाही ते स्वतःचा स्वतः आस्वाद घेऊ शकत नाही होता कारण काय त्याचं त्याचं एकच कारण आहे स्वयं रस रूपा स्वतः रूप असल्या कारणाने ते स्वतः स्वादरूप असल्या कारणानेच आणि स्वतःचा स्वतःला आस्वाद घेऊ शकत नाही स्वतःचा स्वतः आस्वाद न घेण्याचं हे एकमेव कारण आहे अगदी त्याच पद्धतीने जर रस नावाचा पदार्थ दुसरा गुणी असता इतर पदार्थांचा रस ज्या प्रमाणात त्या प्रमाणात घेऊ शकत नक्कीच स्वतः रसरूप असल्या कारणाने स्वभिन स्व असल्या सर्वांना ती जरी जाणू शकत असली तरी स्वतः रस्वरूप असल्या मुळे ती स्वतः स्वतः आस्वाद घेऊ शकत नाही त्याचप्रमाणे आत्मा सुद्धा स्वयंप्रकाश असल्यामुळे स्वतः गवत तो जाणू शकत नाही स्वभिन्न पदार्थांना प्रकाशित करण्यात आता इतर सर्व प्रमाण त्या प्रमा परमेश्वराचा प्रकाश उच्ना हे सुद्धा तो काम करू पण तो उस् प्रकाश घेऊन हेच मिळवतात जगामध्ये कि आम्ही आम्हाला त्या आत्म्याने प्रकाश दिला दिला का घेतला हा भाग त्यांच्या म्हणतो की हे बोलणं तुमचा आमचा आहे तुमचा आमचा फक्त तुम्हाला नाही आम्हालाच माहिती आहे दुसऱ्याला म्हणायचं काही कारण नाही तुझ तू समजू कुठ आम्ही समजू म्हटल्यासारख तेव्हा प्रमाणांनी प्रकाश घेतला उसना प्रमाणांना आत्म्याने प्रकाश दिला हा देण्या घेण्याचा व्यवहार आपल्याला ज्ञात नाही प्रवृत्त होतात स्वतः स्वयंप्रकाश असल्या स्वतःला कधी जाणू शकत नाही इतरांनाही तो जाणतो असं म्हणायचं नाही आम्हाला पण स्वतःचा स्वतः तो जाणत नाही इतरांना जाणण्याचं ना सामर्थ्य त्याच्या सान्निध्यानं आलेलं आहे हे गोर्तंग आहे ज्यावेळेला आपल्याला विषय होत नाही व स्वचा स्वला स्वचा स्वला विषय का होत नाही चेतनाय म्हणून हे आणि दुसरं उत्तर स्वगत आधी भेदर घेत सर्व युवान शानी आहे परंतु आश्चर्य जरी रसरूपल नहीं जारी खर है तो जो तुम्हें समझता है विषय हो स्वस्व हो जड़ है मान लो तो स्वयंप्रकाश है मान लगे स्वगत आधी भेर मानता काम नहीं असे मुपणाने घनवट झाली आहे घनवट झाल्यामुळे भरीवपणाला आलेले आहे मग आत्मराजू द्ञान मात्र भरीव ज्ञान मात्र असल्या कारणा भरीव, भरीव, भरीव शब्दावर तुम्ही ठेवा घनरुपता त्याची लक्षात ठेवा म्हणजे त्याच्या ठिकाणी अखंडार्थता म्हणून ज्याला म्हणतात ठोस भरीवपणा म्हणून ज्याला म्हणतात एक दिनसीपणा म्हणून ज्याला म्हणतात त्या एक दिनसीपणामुळेच स्वला स्व विषय होत नाही आणि तो जड नाही पण चे स्वयंप्रकाश स्वयंप्रकाश असून भरिव ज्ञान मात्र असल्यामुळे तो त्याचा त्याला जाणत नाही बाकीचा विषय आपण आता उद्या वाच कुंडली